ओम श्री परमात्मने अथत्रयोदशो त्रोदशोध्याय श्री भगवान उवाच इदम शरीरम कौंकेय क्षेत्रमित वेती तम प्राहु क्षेत्रज्ञ इतविध श्री भगवान म्हणाले अर्जुना या शरीराला क्षेत्र असे म्हटले जाते या क्षेत्राला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे या शास्त्रातील ज्ञाते पुरुष म्हणतात क्षेत्रज्ञ विधी सर्व क्षेत्रामध्ये क्षेत्रज्ञ तो मी आहे असं जाण क्षेत्र व क्षेत्रज्ञ या विषयीचे ज्ञान तेच खरे ज्ञान असे माझे मत आहे तत् यादृक्ष सो यत् त्या प्रभाव तत् समासेन मे शृणु ते क्षेत्र म्हणजे काय कोणत्या प्रकारचे त्याचे विकार कोणते त्यात कशापासून काय होते तसेच तो क्षेत्रज्ञ कोण व त्याचा प्रभाव काय हे मी संक्षेपाने तुला सांगतो ऐक ऋषीभीर बहुदा गीतम छंद भिरवि पृथक ब्रह्मसूत्र पदैशैव हेतू मध भिरविश्चित हे क्षेत्र क्षेत्रज्ञांचे ज्ञान अनेक ऋषींनी बहुत प्रकारे विविध छंदांच्या द्वारे व कार्यकारण रूप हेतु दाखवून निश्चित केलेल्या ब्रह्मसूत्रातील पदानीही गायलेले आहे महाभूत न्यहकारो बुद्धिरव्यक्तमेवणी दशैकमच पंचचे गोचरा इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातेतना धृती ए समासेन सविकारमुभूत अहंकार बुद्धी अव्यक्त प्रकृती अकरा इंद्रिय पाच इंद्रियांचे पाच विषय इच्छा द्वेष सुख दुःख देहातील इंद्रियांची जुळणी सचेतनत्व व धैर्य इत्यादी घटक व त्यांचे विकार यांचा समुदाय असं हे क्षेत्र संक्षेपाने सांगितलेले आहे अमानित्वमदमभितव अहिंसा क्षांतिराजवम शौचम स्थैर्य आत्मविनिग्रह अभिमानाचा अभाव दंभ नसणे अहिंसा क्षमाशीलता वागणुकीत सरळपणा गुरुसेवा शुचित्व स्थैर्य मनोनिग्रह जन्म मरण वार्धक्य दुःख व रोग हे आपल्या मागे लागलेले दोष आहेत अशी बुद्धी असणे असतिश पुत्र दार गृहा दिसु इष्टा निचित्त इष्टनिष्टपत्तीसु अनासक्ती स्त्री पुत्र गृह इत्यादी का आसक्त नसणे इष्ट व अनिष्ट प्राप्त झाले तरी नेहमी चित्ताची समता मयच्ययोगेन भक्तिरव्यभिचारी विविध देश सेविजन संसदी माजा अनन्य भावाची अधळ भक्ती निवडक जागे किंवा एकांत जागे राहणे सामान्य जनाची गर्दी न आवडणे श्लोक अकरावा अध्यात्म ज्ञान नित्यत्व तत्वज्ञानाथ दर्शन ए तज्ज्ञ प्रोक्तम अज्ञान यद तो न्यथा अध्यात्म ज्ञानच नित्य आहे अशी बुद्धी असणे व तत्वज्ञानाच्या सिद्धांतांचे परिशील या सर्व गुणांना ज्ञान म्हणतात आणि जे याच्या विरुद्ध आहे ते सर्व दुसरे काही अज्ञान आहे ज्ञेयमय तत्प्रवक्ष्या मी यज्ञात वामृत माश्नुते अनादिमत्परम ब्रह्म न सतना सदुच्यते आता जे जाणल्याने अमृत म्हणजे मोक्ष मिळतो असे जे ज्ञेय ते मी तुला सांगतो सर्वश्रेष्ठ ब्रह्म हे ज्ञेय असून ते अनादि आहे ते सत किंवा असत असं म्हणता येणार नाही सर्वत पाणी पादमत सर्व तो शिशिरो मुखम सर्वत, सर्वत श्रुतीमल्लोके सर्व मावृत्य तिथती त्याला सर्व बाजूनी हात व पाय आहेत सर्व बाजूनी डोळे मस्तके व मुखे आहेत सर्व बाजूनी कान आहेत आणि ते सर्वांना व्यापून राहिलेले आहे सर्वेंद्रिय गुण आभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असतम सर्व भृच्यैव निर्गुण गुण भोक्तृच त्यात सर्वच इंद्रियांच्या गुणांचा भास होणारा असून वस्तुत त्याला कोणतंच इंद्रिय नाही ते सर्वांपासून असक्त, म्हणजे अलग असूनही सर्व भूतांचे धारण पोषण करणारे आहे ते निर्गुण आहे व गुणांसहित आहे गुणांचे भूक्ते आहे बहिरंतरम एवक्ष्मत्वादविज्ञेयम दूरस्थम चांतिकेच त्रम्ह सर्व सृष्ट पदार्थांच्या बाहेर आहे व आतही आहे ते अचल आहे आणि चल देखील आहे ते सूक्ष्म असल्यामुळे जाणण्याला दुष्कळ आहे तसेच ते दूर असून जबित भूत भरुच तज्ञेयम ग्रसिष्णु प्रभविष्णु ते ब्रह्म अखंड असूनही सर्व प्राण्यांच्या रूपात विभागल्यासारखे दिसते ते भूतमात्रांचे धारण पोषण करणारे ग्रासणारे वापत्ती ही आहे असे जाणावे ज्योतिषामोस उच्यम ज्ञेयम ज्ञान गम्यम हृदी सर्वित ब्रह्म तेजांचेही तेज असून अंधाराचे अत्यंत पलीकडचे आहे असं म्हटले जाते ते ज्ञान रूप ज्ञेयरूप व ज्ञानानेच करणारे असून सर्वांच्या हृदयात तेच वसत असते तथा समासत क्षेत्र समासत मदभक्त एप्रमाणे क्षेत्र ज्ञान ज्ञेय म्हणजेच ब्रह्म यांचे संक्षेपत वर्णन केले हे सर्व जाणण्याने माझा भक्त माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो प्रकृती पुरुष जड पदार्थांचा समुदाय आणि पुरुष म्हणजे चैतन्य ही दोन्ही अनादी आहेत अस जाण आणि राग द्वेषादी विकार व गुण प्रकृती हे प्रकृतीपासून उत्पन्न होतात असं समज कार्यकारण कर्तृत्वे हेतु प्रकृती रुच्यते पुरुषः सुख भोक्तृत्वे हे रुच्यते कार्ये करणे व कर्तृत्व यास मूल प्रकृति कारण असते व सुख दुःखांच्या भोगाला पुरुष कारण असतो असं म्हणतात श्लोक एकविसावं पुरुष प्रकृती स्थो हि भुंगते प्रकृती जान गुणां कारण जन्मसु कारण पुरुष प्रकृतीत स्थित होऊन प्रकृतीजन्य गुणांचा उपभोग घेतो आणि त्याचा ज्या ज्या गुणांशी संबंध येतो त्याप्रमाणे चांगल्या अगर वाईट योनीत तो जन्म पावतो म्हणजेच गुणांचा संग हेच पुनर्जन्मास कारण असते उपद्रष्टा नुमंता भरता भोगता महेश्वर परमात्मे ती अप्युक्तो देहेस्मिन क्षेत्रज्ञ पुरुष हा प्रकृतीहून अगदी वेगळा व अत्यंत श्रेष्ठ असा परमात्माच आहे तो या क्षेत्र क्षेत्ररुपी देहात सापडल्यामुळे या प्रकृतीचे खेळ जवळून पाहणारा त्यांना अनुमोदन देणारा देहांचे पोषण करणारा सुखदुःखांचे अनुभव घेणारा किंबहुना या प्रकृतीकृत खेळाचा सूत्रधार असा मानला जातो युषम प्रकृतींच्या गुणैसह सर्वथा सर्व भूय याप्रमाणे पुरुष निर्गुण आहे आणि प्रकृती कायती ती सगुण आहे असो जो मनुष्य तत्वत जाणतो तो विविध कार्य करीत राहिला तरी पुन्हा जन्म पावत नाही ध्याने आत्मनी ना पश्तीत्मान आत्मना अन्ये योगेन कर्मयोगेनच्या परे कोणी योगी ध्यानाच्या स्वतः स्वतःला म्हणजे आत्म्याने आत्म्याला हृदयात पाहतात कोणी ज्ञान योगाने तर कोणी कर्मयोगाने पाहतात उपाय तेव मृत्युम श्रुतीपरायणा परंतु असे ज्ञान नसलेले दुसरे पुरुष गुरुकडून हे ज्ञान श्रवण करून त्याची उपासना करतात ऐकलेल्या उपदेशावर श्रद्धा ठेवणारे तेही मृत्यूला तरून जातात श्लोक सव्वीसा यावत संजायते किंचित सत्वं स्थावर जंगमं क्षेत्रज्ञ संयोगात तद्विरत ऋषभ हे भरत भरतश्रेष्ठ स्थावर जंगम अशी कोणतीही वस्तू उत्पन्न होते ती क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून उत्पन्न होते असं जाण सर्व नाश पावली तरी नाश न पावणारा अस आहे असं जो जाणतो तोच खरं तत्व जाणतो समम पश्य सर्व समवस्थितमना गतिम कारण जो मनुष्य ईश्वर सर्वत्र सारखाच भरून राहिलेला आहे असं समबुद्धीनं पाहतो तो, तो आत्मघातक होत नाही वो म्हणून परम उत्तम गतीला प्राप्त होतो प्रकृत क्रियमाणानी सर्वश्य तथामानमारम सश्यती जो कर्मे ही सर्वथैव प्रकृतीकडूनच केली जात आहेत असं जाणतो व आत्म्याला अकर्ता आहे असं जाणतो तोच खरं जाणतो यदा भूत पृथक भावं एकस्थम अनुपश्यती ततएच्या विस्तारं ब्रम्ह संपद्ये तदा जेव्हा सर्व भूतांचा भिन्न भिन्नपणा एका आत्म्यामध्येच स्थित आहे आणि आत्म्यापासूनच हा सर्व विस्तार झालेला आहे असं दिसू तेव्हा ब्रह्माची प्राप्ती होते श्लोक एकतीस अनादितवा निर्गुण परमात अर्जुना हा परमात्मा अनादि व निर्गुण असल्यामुळं अभिकारी आहे शरीराशी त्याचा संबंध असला तरी तो स्वत काही करत नाही व त्याला कोणत्याही कर्माचा लेप म्हणजे बंध लागत नाही यथा सर्वगतम सौक्षम्यात आकाशम नोपलिप्योहत् सूक्ष्मत्वामुळं सर्व वस्तूत असणारे आकाश जसे कोठेही लिप्त होत नाही तसाच सर्वत्र सर्व देहात व्यापून असणारा हा आत्माही देहाच्या गुणात लिप्त होत नाही यथा प्रकाशे ते लोक मिमम रवि क्षेत्रम क्षेत्री तथा कृत्यत भारत हे अर्जुन ज्याप्रमाणे एकटा सूर्य या सर्व जगाला प्रकाशमान करतो त्याचप्रमाणे एकटाच क्षेत्रज्ञ आत्मा या सर्व क्षेत्राला प्रकाशित करतो क्षेत्रा क्षेत्र क्षेत्रज्ञ योरेव अंतरम ज्ञान ते परम याप्रमाणे क्षेत्र व क्षेत्रज्ञ या दहूतील भेद व पदार्थ मात्रातून व मूल प्रकृतीतून मोक्ष कसा मिळेल हे ज्ञानदृष्टीने जे जाणतात ते परमश्रेष्ठ पदाला जाऊन पोहचतात हरिओम ओम अदिती श्रीमद भगवद्गीतासु उपनिषदु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे